वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग सतरावा राजा महाबाहू रावण पृथ्वीवर फिरत असताना हिमवानाच्या एका वनात चिरून तेथे हिंदू लागला तेथे तर ते ला एक कुमारी कृष्णाजन घेतलेली जटाधरी ऋषींच्या वागणुकीने राहणारी आणि देवतेसारखी तेजस्वीशी दिसली त्या अत्यंत व्रती अशा रूपसंपन्न कुमारीला पाहून रावण काम मोहाने व्यापून हसत हस म्हणाला भद्रे तारुण्याच्या विरुद्ध असे हे तुझे कसले वर्तन तुझ्या या लावण्याला न साजणारी ही कृती योग्य नाही भी, भिरू हे तुझे अनुभवांचा कोण कोण तुझा भरता तुझा उपभोग घेणारा पुरुष या जगात मोठ भाग्यवान खरा मी हे तुला विचारित आहे हे तुझे सारे कष्ट कशा करता सांग रावणाने त्या यशस्वी कुमारीला असे विचारले असता त्या तपोधनीने त्याचे आदिथ्य करून त्याला उत्तर दिले कुशध्वजा पिता ब्रषी आणि अतुल तेजस्वी आहे तो ब्रहस्पतीचा मुलगा श्रीमान आणि बुद्धीने ब्रहस्पतीच्या तोडीचा आहे त्या महात्म्याचा नित्य वेदाभ्यास चालत असता त्यापासून उत्पन्न झालेली मी त्याची वाङ्मयी कन्या आहे माझे नाव वेदवती देव गंधर्व यक्ष राक्षस सर्प हे सर्व मीठाकन मी विवाह कर इच्छा प्रकट करू लगे रा राक्षस राजा ही को नहीं कारण का महाबहो ऐक मे पीटा मनात त्रिलोक प्रभु देव ईश्वर विष्णु जामत करे है दुसर को माला देने की पित्या ची हे ऐकून बळाचा गर्व धरणारा शंभू नावाचा दैत्यांचा राजा क्रुद्ध झाला त्याने रात्री झोप घेत असलेल्या माझ्या पित्याला ठार केले तेव्हा माझी माता दिन होऊन माझ्या पित्याचे शव घेऊन त्याला मिठी मारून त्या महाभागेने अग्नीत प्रवेश केला तेव्हा माझ्या पिताचा मनोरथ नारायण विषयाचा मी खरा करीन असे म्हणून मी हृदयाने त्याच्याशी विवाह केला आहे अशी प्रतिज्ञा करून मी विपुर करीत आहे राजा, हे सारे तुला हाच त्या तळेलौक्या घडामोडी मला तपाच्या योगाने कळतात तेव्हा रावण कामदेवाच्या शराने पीडित होऊन विमानातून उतरून त्या महाव्रतधारी कुमारीला पुन्हा म्हणाला सुंदरी अशी तुझी बुद्धी आहे त्यावरून तू फारच गर्विष्ठ आहेस हे मृगनाईने वृद्धाला सुंदरी भिरू तुझे तारुण्य वाया जात आहे भद्रे मी लंकापती दशग्रिह म्हणून लोक विख्यात आहे त्या माझी तू भार्या हो आणि यथे भोग भोग ज्याला तू विष्णू म्हणतेस तो असा कोण लागून गेला आहे वीर्य तप भोग बळ यांनी भद्रे तो माझ्या तोडीचा नाही कि ज्या करता तू त्याच्यावर प्रेम करावीस असे तो म्हणाला तेव्हा वेदवती त्यावर ते म्हणाली छे छे असे बोलू नकोस ती कुमारे त्या राक्षसाला बोलली सर्व लोकांच्या नमस्काराला पात्र असलेल्या त्रैलौक्याधिपती विष्णूचा तुझ्यासारख्या राक्षस राजाखेरीज दुसरा कोण बुद्धिमान असा अनादर करील वेदवती असे त्या राक्षसाला म्हणाले तेव्हा राक्षसाने आपल्या बोटाने तिच्या केसांना स्पर्श केला त्याबरोबर ओढून घेतले तिचा हात खडग बनून त्याने केस कापून टाकले रोषाने ती जणू पेटली आणि राक्षसाला जणू भाजून काढू लागली अग्नी पेटवून त्या त्वरेने मरण्याची इच्छा धरून ती त्याला म्हणाली अनार्या माझी विटंबना तू केलीस मी जिवंत राहू इच्छित नाही राक्षसा तुझ्या देखत मी अग्निमित प्रवेश करते पण तू पापी इच्छा ठरून ज्या अर्थी वनात माझ्या अंगावर हात टाकला तुझा वध करण्याकरता जन्म घेईन इच्छा करणाऱ्या पुरुषाला माझ्या तपाचा व्यर्थ व्यय होईल पण जर माझ्याकडून काही पुण्यकृत्य झाले असेल दान आणि हवन झाले असेल तर मी त्या पुण्याईने योनी वाचून जन्म घेणारी कोणा धर्म पुरुषाची साध्वी कन्या होईल असे म्हणून ते पेटलेला अग्निशिरली तेव्हा आकाशातून सगळीकडून दिव्य पुष्पांची वृष्टी झाली ती ही प्रभू जनक राजाच्या पोटी कन्या म्हणून आली आणि महाबाहू तुझी झाली कारण तू सनातन विष्णू आहे क्रोधानेच जिने तो शत्रू मारला होता तोच पर्वतप्राय शत्रू तुझ्या अमानुष वीर्यांचा आश्रय करून आता हातीने मारला अशा रीतीने ही महाभागा पुन्हा मर्ती लोकात नांगराच्या फाळाने वर उचलून ही वेदीतील अग्निज उदवती नवाची झाली होती तीच त्रेता युगात त्या राक्षसाच्या वधा करता मैथिलकुलात महात्म्या जनकाची पोटेली उत्तरकांडाचा सतरावा सर्ग समाप्त